गुरूर ब्रह्मा, गुरूर विष्णु गुरूर गुरु महेश्वर गुरु साक्षात पर ब्रह्म तस्में महा आज दृष्टि या कोटी का विचार मानसाच्या सर्व इंद्रि डो महत्व ब्या टे ज्ञान डोते अपली एक मने जसी दृष्टि तसी सृष्टि जसा लावा, त्या लाने जग दिस वह मजा पोषका वो जसा दोतर शर्ट टोपी माला जवज आठ ना लोग ओआत को महाराज कोमा को काका गुरुजी भटजी पोपटवाला वेगवेगे मी म साधा मलकरी आारकरी अहो डोळ्यांमुळे माणसे जास्त बिघडतात नाही नाही डोळे म्हणजे कॅमेऱ्याचे हृदयाच्या पटलावर अल्बम तयार होत असतो प्रत्येकाच्या हृदयात जो अदृश्य अल्बम तयार होतो ते जगात कोणताच मोठा अल्बम नसावा आंधळ्या माणसाची जेवढी आपल्याला दया येते तेवढी मुका बायरा पांगळा यांची दया नाही येत यावरून का चार प्रकारच्या कोट्या तयार होतात म्हणजे प्रकार तयार होतात आता चार प्रकार कोणचे त बाहेरून आंधळे व आतून आंधळे असं कोण होता धूतराष्ट्र असा होता माउली म्हणतात संजय दुखवले निअ करणे मने नवल नवे दैवा दवडणे जीवी धडसा आहे म्हणे तव आतही आंधळा माऊली मंत पर महाभारतातील युद्ध झाल्यानंतर धूतराष्ट्राने भीमाला भेटायला बोलवलं भीम होतावेळ झाला भी पण श्रीकृष्ण आडवे आले आणि श्रीकृष्णाने भीमाचा पुतळा जो दुरेदाने अगोदरच बनवून लोखंडाच्या पुतळ्याशी जो द्वेषाने एखादा खेळत होता तो, तो पुढे केला व आलिंगन त्या लोखंडाच्या पुतळ्याला देताच याचा चुरा झाला विचार करा भीमा की भीमाची काय अवस्था झाली असते हे तात्पर्य असे का जगात अशी काही माणसे आहेत की आत आणि बाहेर दोन्ही बाजूनी आंधळे असतात <coughs> <coughs> दुसरं प्रकारे सामान्य माणसे हे बाहेरून डोळस पण आतून आंधळे असतात तुकाराम महाराज म्हणतात आंधळी ती तुकामने संसारी जिही नाही हरी ओळखिला माणसे पाहून सुद्धा डोळे जागपणा करतात माऊली म्हणतात देखोने देखोनी एकोणी एक अंध बहिरे झाले विषयांचे लंपट बांधून यम पोलीसांनी लिहिले अरू दारू प्यायल्यामुळे कौटुंबिक सामाजिक आर्थिक शारीरिक सर्व प्रकारचे नुकसान होते तरी लोक दारू सोडतात का शिगारेटच्या पाकिटवर लिहिले असते हे शहरास अपाय घरायचे पण लोक वाचत वाचता वाचताच शिगारेट वाढतात तंबाखूमुळे कॅन्सरचे प्रमाण वाढले तरी लोक तंबाखू खातात कारण हा आदळेपान आहे तुकाराम महाराज म्हणतात एसे जानता जानता, कारे होत सी नेता तुकाराम महाराज इशारा देतात का तुका मने हे लोकांच्या व्यवहारे नाकाडोळे धुरे भरून पाहू म्हणजे पा या धुरे म्हणजे धुराचे चार भाग सांगितले कसे जवानी धनसंपत्ती सत्ता आणि अविवेक या चारपैकी एकामुळे अनुर्द ओढवतो मग चार आले नंतर काय होईल अहो अकबराने बिरबला विचारले का जगात आंधळे किती व डोळस किती आहेत बिरबल हाजरचा बाबी होता त्यांनी पटकन सांगितले की नव्वद टोका नव्वद टक्के लोक आंधळे आणि दहा टक्के लोक ही डोळस आहेत पण ते कशावरून बिरबल बाजारात खाटले विनंद वाचला बाजूस हिशेब ठेवण्यासाठी माणूस ठेवला नव्वद टक्के मनसे अली आसन बीरबल विचार मनसे अभी मिला विचार बीरबल अपन बाजार खाटले का विनता सिद्ध जाए कि जगत डोलसापेक्षा आंधी मनस जा तीसरा प्रकार बाहर आंधे आतं आंधे सूरदास सारखे सत बायर आंधे पतून डोल से होते सुरदास एकदा एक मंदिरात देवदर्शनासाठी गेले होते लोकांनी विचारले आपण आंधळे पण देवदर्शनास काय आता सुरदास म्हणाले मी आंधळा आहे पण देव आंधळा नाही ना तो आहे विशाल लल लोचन त्याचे डोळे हे विशाल आहेत सर्वकडे पाहतात त्याने मला पाहिले कि काम झाले सुरदास एकदा विचारले देवाच्या अंगावर कोणता कपडा आहे सुदास बोलले देव आज नंगाय कारण आतून डोळस आहे हो वारकरी संप्रदायात व हो देवडीकर महाराज व गुलाब महाराज ही हो आंधळेस होते पण महात्मा झाले सध्या पण आनंदीत एक बाबा आहेत त्यांची जी जी मुखोत चौथा प्रकारे संत संत मात्र बाहेरून डोळस व हातोने डोळस असतात उदाहरणार्थ ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज म्हणतात ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ज्ञानाचा डोळा डोळसा तो डोळस असे विरेषा तुकाराम महाराजांनी तरी तर जणांना म्हटले पण शुकाचार्यांना सुद्धा आंधळी म्हटले बैसून खोळी शुक गर्भीर आहे महाराज म्हणतात आम्ही सुद्धा आंधळे पण वेगळ्या प्रकारचे तुकाराम महाराज म्हणतात सहज मी आंधळा का निज निराकार पण ते पापी लोकांच्या दृष्टीने दृष्टीचे महाराज वर्णन करतात तुकाराम महाराज म्हणतात संत देखो निया स्वये दृष्टी टाळी आदरेने हाळे परश्रीसे जीवाने आपले डोळे देवदर्शनाकडे लावावे अथवा संतांकडेच लावाव माऊली म्हणतात आत्मज्ञाने चोखडी संत जी माझी रुपडी तेच दृष्टी पडो आवडी कामेने जायसी नात महाराज म्हणतात स्त्रिया पुत्र धन देखोणी सुखावती नयन तैसे संत प्रतिमाचे दर्शन आवडी जाण तो करी तुलसीदास म्हणतात नयन नयनही संत दरस देखा लोचन मोर पंख करले खा जे डोळे संतांचे दर्शन घेत नाहीत ते डोळे म्हणजे मोर पंखावरील डोळे समजावे संतांचे फक्त दर्शन नको त्यांना निहाळा पाहणे वेगळे आणि निहा वेगळे ने हं ओला तरवजा वा